श्रीराम समर्थ पंचिका चौदावी समास दुसरा साधक गुरुपुत्रस्तवन गुरुपुत्र हे गुरुच होत ते गुरुदास्याच्या बळावर पवित्रालाही पवित्र करतात त्यामुळे ते ज्ञानाचे सत्पात्रच होत माझ्या देवपूजेतील मूर्ती म्हणजे हे गुरुपुत्रच म्हणजे गुरुभक्त होत त्यांना माझ्या पंचप्राणांची आरती अखंडपणे चालू असते जलाचा अभिषेक सारखा चालू असतो त्या अर्थातून उत्पन्न झालेल्या अनुभूतीचा सुवासिक धूप नित्य लावलेला असतो निर्विकल्पतारूप फुलांचा प्रेमाच्या सूत्राने हाड गुंफला आणि निजानंद वृत्तीच्या हाताने गुरुभक्ताच्या गळ्यात घातला तो अद्याप सुकलेला नाही पूर्णत्व पूर्ण उरले लेच गुरुपुत्राला भोजन होय। नामूपा त्याग के मंजे हाथ व मुखा क्षालन अखंड पूजा सहजपने चांगल प्रकार वोजा होता पहमपणा पन नुसरा मनवारा पूजक दिशत नहीं गुरुपुत्र हा गुरुस्वरूप है आक्षेपार्ह का ही नहीं दिव्याने दिवा लावा तेव्हा मूळचा दिवा आणि नंतरचा हा दिवा याचा प्रकाश सारखाच असतो त्याची लक्षणे पाहिल्यास अमृताला सुद्धा कडवटपणा येईल आणि त्याच्या तेजापुढे अग्निला सुद्धा मलिनता येईल यावर श्रुता म्हणतो कि त्याची कोणकोणती लक्षणे आहेत ती आम्हाला सांगावीत तेव्हा बक्ता म्हणतो सावध होऊ नयका मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार सांगतो नामरूप हे स्वभावताच खोटे आहे जे जे मायेपासून निर्माण झाले आहे ते ते सर्व मिथ्या आहे असे चांगले पक्के समजल्यामुळे त्याच्या ठिकाणी इच्छाच राहिलेली नसते विषय पुष्कळ आहेत पण त्यातील दोनच जीवाला अधिक अनर्थ निर्माण करतात ते म्हणजे स्त्री आणि द्रव्य हे होत ते जीवाला बांधून बंधनात टाकतात मृतिका आणि सोने ही दोन्ही त्याला सारखीच वाटतात त्याने त्यांचा दोषदृष्टीने वमनासारखा त्याग केलेला असतो जरी उर्वशीने कामशांती करण्यासाठी त्याची एकांतात आराधना केली तरी त्याच्या मनात विकार उत्पन्नच होत नाही पाच वर्षाची कुमारी असो की शंभर वर्षाची जखड म्हातारी असो त्याचप्रमाणे सुंदर तरुणी असोत तो सर्वांना समानच पाहतो सर्व भूतांमध्ये आणि स्त्री पुरुषांमध्ये मीच एकला व्यापून राहिलो आहे मीच मला भोगून अलिप्त राहिलेला असतो मग नुसत्या चर्मभोगाचे मला काय आकर्षण जसा मृत्यूशयावर असणारा रोगी लग्नाची इच्छा करत नाही त्याप्रमाणे देहाबद्दलच्या अहंकाराचा त्याग केल्याबरोबर त्याची इच्छाच नष्ट होते अशा तऱ्हेने जेथे काम राहत नाही तेथे वैराग्य वास्तव्य करते तम म्हणजे अंधकार नाहीसा होताच त्या ठिकाणी जसा प्रकाश वस्ती करतो तसेच हे आहे कामाचा धाकटा भाऊ अतिशय खडतर असा जो क्रोध त्याचे विविकाशी वैर पडलेले असते पिंडाप्रमाणे त्याचे समष्टीशी आपले आपणच तादात्म्य झालेले असते आणि त्याने माझेपणाची आणि पणाची राख रांगोळी केलेली असते त्यामुळे त्याच्या ठिकाणी क्रोध कसा असेल दातांनी जीप चावली म्हणून कोणी रागारागाने स्वतःची बत्तीशीच पाडते काय भूतांपैकी एकाने भूतनिर्मित अवयवाला पीडा केली त्यात माझे काय जाणार आहे असे तो मानतो आपली पत्नी परपुरुषाबरोबर आहे हे स्वतः पाहून सुद्धा तो परका आहे मी हा त्याहून वेगळा आहे असे त्याच्या मनात सुद्धा येत नाही मग क्रोध कसा येईल अशी अक्रोधता जेथे असेल तेथेच विवेक आणि ज्ञान हे वस्ती करतात अशात साधकाच्या गळ्यात वेदांचा सा गुह्यार्थ माळ घालतो आपण आणि परका असा भेदच जर दिसत नसेल तर त्याच्या मनात कशाचा लोभ असेल आणि लोभ नसल्यामुळे तृष्णा नष्टच होते आणि लोभ आणि तृष्णा जर निमाली तर निजतृप्ती त्याला आपोआप माळ घालते सर्वभूतांमध्ये तो निर्वैर पाहतो मग त्याला मद कसा कराशील मध नसल्यामुळे समता प्राप्त होते तिच्या योगे शांती बळावते आणि त्या योगे दंभवृत्ती विघरून होती की नव्हती अशी होते आपणच जर सर्व व्यापक झालो तर कोणाचा मत्सर करावा लोक नसल्यामुळे लौकिकाला सुद्धा तो स्वानुभवाने ग्रासून टाकतो त्याच्या ठिकाणी अहंता ममता प्रयत्न सुख दुःख पाप पुण्य लज्जा भय इत्यादी संपूर्ण देशोधडीला लागलेले असतात आणि साधनांच्या द्वारा शांती दम म्हणजे इंद्रिय नग नगनिग्रह उपरम्ती समाधान तितिक्षा श्रद्धा नियम श्रेष्ठ संपत्ती तो बळकावून बसतो विवेक आणि वैराग्य हे दोन शूर अन्य घर पुसत अशा नांदत त्याला श्रुतीने साधक गुरुपुत्र असे नाव दिले आहे परंतु उपवनाला जसे जल त्याप्रमाणे या सर्व साधनांना सद्गुरु हे आश्रयस्थान हो मेघ जसा चातकाला चंद्र जसा चकोराला तसा अनन्य झालेल्या साधकाला सद्गुरू पावतात सद्गुरूचे भजन पूजन हा गुरुपुत्राचा म्हणजे गुरुभक्ताचा मोक्ष होय सचशिष्याला सद्गुरू वाचून दुसरी उपासना नाही गुरु हेच त्याचे देव गुरु तेच त्याचे मायबाप गुरु हेच त्याच्या स्वरूपाचे स्वरूप होय गुरु वाचून सर्व काही त्याला अल्पच काया वाचा आणि मने करून गुरु गुरुचरणाशी तो अभिन्न असतो तेच गुरुपुत्राचे लक्षण होय ठिकाणी ज्ञान हि असते असो अशा गुरुपुत्राला माझी रात्रंदिवस पूजा असो जास्त काय बोलू त्याला राहण्यासाठी माझे हृदय ही जागा दिली आहे इथे श्रीमत श्रीमद आगमसे उप निषदतात्परिया गुरुपुत्र स्तवन प्रकारे, प्रकार श्रीराम समर्थ।